अध्याय एकशे ब्याऐंशी वा भृगु भरद्वाज संवाद युधिष्ठिर विचारतो हे पितामह हे सर्व स्थावर जंगमात्मक विश्व कोणी निर्माण केले व प्रलयकाली ते कोणा कोणामध्ये प्रविष्ट होते समुद्र आकाश पर्वत मेघ भूमी अग्नी आणि वायू ह्यांनी युक्त असलेला हा लोक कोणी निर्माण केला प्राणी निर्माण कसे झाले वर्णभेद कसे झाले पवित्रता आणि अपवित्रता ही कशी उत्पन्न झाली व त्यांचे धर्म आणि अधर्म या विषयीचे आचरण कोणत्या प्रकारचे असते तसेच जिवंत असणाऱ्या प्राण्यांचा जीव कशा प्रकारचा असतो व जे मरण पावतात ते ह्या लोकातून परलोकात म्हणजे कोठे जातात हे सर्व तुम्ही मला कथन करावे भीष्म सांगतात पूर्वी भरत्वाजाने भृगूला प्रश्न केला असता त्याने जे शास्त्रतुल्य उत्तर दिले तेच याविषयी प्राचीन इतिहासाच्या रूपाने सांगत असतात ते असे पूर्वी कैलास शिखरावर महातेजस्वी तेजस्वी आणि देदिप्यमान असे भृभुमुनी बसले आहेत असे पाहून भरतबाजाने त्यांना विचारले सागर आकाश पर्वत मेघ भूमी अग्नी आणि वायू यांनी युक्त असलेला हा लोक कोणी निर्माण केला प्राणी कसे निर्माण केले विभाग कसे झाले त्यांची पवित्रता अथवा अपवित्रता आणि धर्माधर्मविधी हे कोणत्या प्रकारचे आहेत सजीव प्राण्यांचा जीव कोणत्या प्रकारचा असतो व मरण पावल्यानंतर प्राणी अहलोकी अथवा परलोकी कोठे जातात हे सर्व आपण मला कृपा करून कथन करा याप्रमाणे भरद्वाजाने आपणाला आलेल्या संशयासंबंधाने प्रश्न केला असता ब्रह्मतुल्य ब्रह्मर्षी भगवान भृगू यांनी त्याला ते सर्व कथन केले भृगू म्हणाले सत आणि असत असे ज्याचे स्पष्टीकरण करून सांगता येणे अशक्य आहे अशा अज्ञानापासून मनाची उत्पन्न झाली व त्यात चेतनेचे प्रतिबिंब पडले त्या प्रतिबिंबाने युक्त जे मन यालाच मानस असे म्हणतात ह्या मानस आद्य असून हा मानस आद्य असून सर्वही महर्षींना विदित असा याचे कारण अज्ञान असल्यामुळे हा आदी आणि अंत यांनी शून्य आहे तसेच तो एक असल्यामुळे अभेद्य असून अजरामर आणि प्रकाशमान असा आहे त्यालाच अव्यक्त असे म्हणतात हा सदैव एक रूपी असून क्षय आणि वृद्धी याने रहित आहे ज्याच्यापासून उत्पन्न झालेले प्राणी जन्म व मरण यांनी युक्त असतात त्या त्या अव्यक्ताने प्रथम महत्त्व निर्माण केले व त्या भगवान महत्त्वाने अहंकार निर्माण केला पुढे सर्व प्राण्यास आधारभूत असलेल्या त्या प्रभू प्रभू अहंकाराने आकाश उत्पन्न केले आकाशापासून जल जलापासून अग्नि व अग्नी व वा वायू यांच्या संयोगापासून पृथ्वी उत्पन्न झाली तदनंतर स्वयंभू अशा परमात्म्याने तेजोमय असे एक दिव्य कमल निर्माण केले पुढे त्या कमलापासून वेदरूपी एक निधिच असा ब्रह्मदेव निर्माण झाला यालाच अहंकार अशी संज्ञा आहे स्थूलाकाश प्रभूती सर्वही भूते हा याचा आत्मा असून तो सर्वही स्थावरंगमादी प्राण्यांचा उत्पादक आहे सर्व विश्वाच्या अवस्थितीस कारणीभूत असणारी जी की ही आकाशाधिक पंचमहाभूते तोच महातेजस्वी ब्रह्मा होय पर्वत हाच त्याचा अस्थि असून पृथ्वी हीच त्याचे आणि मांस आहे समुद्र हे त्याचे रक्त असून आकाश हे उदर आहे तसेच वायू हा त्याचा निश्वास असून अग्नि हे तेज नद्या या शिरा रूपी चंद्रसूर्य हे नेत्र गगनतल हे मस्तक भूमि हे पाय आणि दिशा हे बाहू है हा ब्रह्मा सिद्धपुरुषांशक्य है इतके नवे तो आत्म्या चिंतन ही करता शक्य नहीं याच भगवान ब्रह्मला विष्णु और अनंत अे मनत हा सर्व ही भूतान आत्मा है व म्हणूनच सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास्तव्य करीत असतो तथापि पुण्य संपन्न, संपन्न लोकांवाचून इतरास त्याचे ज्ञान होणे कठीण आहे याने सर्व प्राण्यांच्या सृष्टीसाठी अहंकार उत्पन्न केला असून त्याचपासून सर्व विश्व उत्पन्न झाले असतो याप्रमाणे तू विचारलेल्या प्रश्नांचे मी तुला उत्तर सांगितले भरद्वाज म्हणाला आकाश दिशा भूमी आणि वायू यांचे परिणाम काय हा माझा संशय आपण त्याने तत्वकथन करून दूर करावा भृगु म्हणाले सिद्ध आणि देवता यांचा संचार असलेले आकाश अनंत आहे हे अनेक लोकाधिकांच्या आश्रयस्थानांनी व्याप्त होऊन गेले असून रम्य आहे याचा अंत समजत नाही ज्यामध्ये वर, वर गेले असता चंद्रसूर्य देखील दिसेनासे होतात त्या ठिकाणी देदिप्यमान व अग्नितुल्य तेजस्वी अशा देवता वास्तव्य करीत असतात तथापि ही हा आकाशाचा अंत हे दिस संना याचे कारण क्या अंतापर्यंत जाने अशक्य है अथवा अंत नहीं है समझ जस जसे वर जावे तस तसे देदिप्यमान स्वयंप्रकाश अशा देवतान आकाश व्याप्त करू सोले है पृथ्वी शेवी समुद्रमुद्रा शेवी अंधकार है अंधकाराच्या शेवटी जल आणि जलाच्याही शेवटी अग्नी अशी स्थिती आहे असे सांगतात पातालाच्याही शेवटी जल असून जलाच्या शेवटी सर्पराज वास्तव्य करतात त्यांच्याही वास्तव्यस्थानाच्या शेवटी आकाश असून आकाशाच्या शेवटी पुनश्च जल आहे याप्रमाणे जलानंतर आकाश व आकाशाच्या शेवटी जल इतकेच जलरूपी परमात्म्याचे आणि आकाशाचे प्रमाण आम्हाला अवगत आहे वस्तुत अग्नि वायू आणि जल यांच्या मालिकेचे ज्ञान देवताना देखील होणं अशक्य आहे ज्याप्रमाणे रूप आणि स्पर्श यांनी रहित असलेले आकाश अनंत आहे त्याचप्रमाणे अग्नि वायू आणि जल ही देखील अनंत आहेत अर्थातच या परस्परांमध्ये भेदग्राहक असे काहीही लक्षण नाही तथापि तत्वज्ञान न झाल्यामुळे ही आकाशाहून भिन्न मानली जातात त्रैलोक्यामध्ये असणारे जे सागर त्यांचे जे अनेक शास्त्रातून प्रमाण ठरलेले आहे ते मुनी पठन करीत असतात हे खरे आहे तथापि वस्तुस्थिती तशी नाही कारण अदृश्य आणि अगम्य अशा वस्तूचे परिमाण कोण सांगू शकणार सिद्ध आणि देवता यांचा गमनमार्ग जो आकाश त्याचे जर परिणाम असेल तर मग सर्व जगतास कारणीभूत व अन्वर्थनाम असलेल्या महात्म्या मानसाची अनंत ही संज्ञा गौण आहे असे मानावे लागेल व असे मानणे श्रुतीविरुद्ध असल्यामुळे अयोग्य आहे जर प्रकाशमान असे हे विश्व निद्रा आणि प्रलय यावेळी नष्ट होत असून जाग्रदवस्था आणि सृष्टी यांच्या प्रसंगी वृद्धी पावत असते तर ते वस्तुतः नाही असेच समजले पाहिजे कारण जे आरंभीही नसते व ही नसते ते मध्यकाली ही नसावयाचेच असा न्याय आहे म्हणूनच सृष्टिकालीही अविद्यमान अशा या जगताचे स्वरूप ब्रह्मत्व पावलेल्या अशाही दुसऱ्या कोणाला जाणता येणे शक्य आहे अर्थातच कोणालाही शक्य नाही असतू या कमलापासून सर्वज्ञ धर्मस्वरूपी सर्वास आदिभूत, प्रजाधिपती सर्वोत्तम संपन्न आणि शरीर धारण करणारा असा ब्रह्मदेव उत्पन्न झाला ब्रह्मदेव म्हणाला ब्रह्मदेव जर कमलापासून उत्पन्न झाला तर कमल हेच त्याच्यापासून ज्येष्ठ होय कारण ते त्याच्या निर्माण झालेले असले पाहिजे पण आपण ब्रह्मदेवालाच सर्वांच्या पूर्वी निर्माण झालेले असे म्हणतात यामुळे माला संशय उत्पन्न झाला आहे भृगु म्हणाले पूर्वी सांगितलेल्या माणसाची जी मूर्ती तोच ब्रह्मा होय व त्याच्याच आसनासाठी निर्माण झालेली ही पृथ्वी हेच ते कमल होय आकाशापर्यंत उंच असलेला मेरू पर्वत हीच त्या कमलाची कर्णिका असून त्याच्या मध्यभागी वास्तव्य करून हा प्रभू विश्व निर्माण करतो ओम तत्स्य